अध्याय त्र्यातरावा जरासंधाच्या कारागृहातून सुटलेल्या राजांना निरोप आणि भगवंतांचे इंद्रप्रस्ताला परतणे श्री शुक म्हणतात जरासंधांनी अगदी सहजपणे वीस हजार आठशे राजांना जिंकून डोंगराच्या दरीत ठेवलेली होते ते जेव्हा तिथून बाहेर आले तेव्हा त्यांची शरीरे मळकट आणि वस्त्रे गलिच्छ दिसत होती भुकेमुळे ते दुर्बळ झालेले होते आणि त्यांची तोंडे वाळून गेली होती कैद खाण्यात बंद राहिल्यामुळे ते खंगलेले होते तिथून बाहेर पडताच त्यांनी पावसाळ्यातील ढगाळप्रमाणे सावळ्या धरी भगवंतांचे दर्शन घेतले। त्यांच्या चार हातांमध गदा शंख चक्र आणि कमळ शोभून दिसत होत वक्षस्थळावर श्रीवत्सचिन्ह आणि कमळाच्या गाभ्याप्रमाणे त्यांच लालसर होत्यांचंदर मुखकमल प्रसन्न असून कानांमध मकराकृती कुंडल चमकत होती त्यांच्या श्रीविग्रहावर सुंदर मुगूट मोत्यांचा हार हातामध्ये कडे करदोटा आणि बाजूबंधू शोभून दिसत होते गळ्यामधे कौस्तुभमणी झगमगत होता आणि तिथे वनमाला शोभत होती त्यांना पाहताच त्या राजांची अशी स्थिती झाली की ते जणू डोळ्यांनी त्यांना पीत आहेत जिभेनं चाठीत आहेत नाकानी हुंगत आहेत आणि बाहूंनी आलिंगन देत आहेत त्यामुळे त्यांची सारी पापे धुतली गेली त्यांनी त्यांच्या चरणांवर डोकी टेकवून त्यांना प्रणाम केला श्रीकृष्णांच्या दर्शनाने त्या राजांना इतका आनंद झाला की कैदेत राहल्याने त्यांचे दुःख एकदम नाहीसे झाले हात जोडून ते श्रीकृष्णांची स्तुती करू लागले ते म्हणाले शरणागतांचे सगळे दुःख नाहीसे करणाऱ्या हे देवदेवेश्वरा हे अविनाशी श्रीकृष्णा आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत या घोर संसाराला कंटाळून आपल्याला शरण आलेल्या आमचे रक्षण करा हे मधुसूदना हे आमचे स्वामी या मगध राजाला आम्ही दोष देत नाही भगवन कारण राज्यलक्ष्मीपासून राजांना दूर करणे ही आपली कृपाच होय राजेश्वरीच्या घमेंडीने उन्मत्त झालेल्या राजाला कल्याणाची प्राप्ती कधीही होऊ शकत नाही आपल्या मायेने मोहित होऊन तो अनित्य संपत्तीला स्थिर मानतो अज्ञानी लोक ज्याप्रमाणे मृगजळाच्या पाण्यालाच जलाशय समजतात त्याचप्रमाणे इंद्रिय लोलूप अज्ञानी माणसे या बदलणाऱ्या मायेला सत्यवस्तू समजतात भगवान आम्ही अगोदर संपत्तीच्या नशेने आंधळे झालो होतो या पृथ्वीला जिंकून घेण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करीत होतो आणि क्रूरपणे आपल्याच प्रजेला नष्ट करीत होतो आम्ही इतके मस्तवाल झालेलो होतो की आपण मृत्यूरूपाने आमच्यासमोर उभे आहात याचीही आम्हाला परवानगो हो हे श्रीकृष्णा त्याच आम्हाला आज अतिशय वेगवान आणि असामान्य बलशाली अशा आपलेच स्वरूप असलेल्या काळाने राज्यापासून दूर केले ज्यांच्या कृपेनेच आमचा गर्व नाहीसा झाला अशा आपल्या चरणकमलांचे आम्ही स्मरण करीत आहोत हे विभोग दिवसेंदिवस क्षीण होणाऱ्या आणि रोगांची जन्मभूमी असलेल्या या शरीराने मृगजळासारखे राज्य भोगण्याची आम्हाला अभिलाषा नाही तसेच कानांना भुरळ पाडणाऱ्या मृत्यूनंतरच्या स्वर्गादी कर्मफलांची सुद्धा मला इच्छा नाही आता आपण आम्हाला हा उपाय सांगा की जेणेकरून येथे संसारात राहूनही आपल्या चरणकमलांची सदैव आठवण राहील नमस्कार करणाऱ्यांच्या दुःखाचा नाश करणाऱ्या हीकृष्णा वासुदेवा हरे परमात्मना गोविंदा आमच्या आपापल्या वारंवार नमस्कार असो श्री शुक परिक्षिता कारागृहातून मुक्त झालख्खा राजांनी जेव्हा अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांची स्तुती केली तेव्हा शरणागत रक्षक दयाळू प्रभू मधुरवाणीन त्यांना हे राजानू तुम्ही सर्वांनी जी इच्छा प्रकट केली त्यानुसार आजपासून सर्वांचा आत्मा आणि सर्वांचा स्वामी अशा माझ्याठाई तुमची खात्रीन सुदृढ भक्ती राहील हिराजानू तुम्ही जे मागितल तिच उत्तम आह तुम्ही केलेली स्तुती खरी आहे कारण मी सुद्धा पाहतो की संपत्ती आणि ऐश्वर्याच्या घमेंडीने पुष्कळसे लोक उच्चृंखल होतात हय हय नहूश वेन रावण नरकासूर इत्यादी अनेक जण तसेच देव दैत्य आणि राजे ऐश्वर्याच्या गर्वामुळे पदभ्रष्ट झाले तुम्ही हेही समजून घ्या की शरीराधी उत्पन्न होणाऱ्या सर्व गोष्टी नाश पावतात म्हणून मन आपल्या ताब्यात ठेवून यज्ञांनी माझे पूजन करा आणि धर्माप्रमाणे प्रजेचे रक्षण करा तुम्ही आपल्या वंश परंपरेचे रक्षण करण्यासाठी संतान उत्पन्न करा आणि प्रारब्धानुसार जन्म मृत्यू सुख दुःख इत्यादी जे काही प्राप्त होईल ते समभावाने स्वीकारून आपले चित्त माझ्या ठिकाणी लावून आपले जीवन चालवा देहादिकांविषयी उदासीन राहा आणि सस्वस्वरूपातच रम मानवा त्याचप्रमाणे आपल्या आश्रमाला योग्य अशा व्रतांचे पालन करीत जा आपले मन योग्य प्रकारे माझ्या ठिकाणी लावल्याने शेवटी तुम्ही ब्रम्ह स्वरूप अशा मलाच प्राप्त व्हाल श्री शुक म्हणतात भुवनेश्वर भगवान श्रीकृष्णांनी राजांना हा आदेश देऊन त्यांना स्नान इत्यादी घालण्यासाठी अनेक स्त्रीपुरुषांची नियुक्ती केली परीक्षिता सहदेवाकडून त्यांना राजाला योग्य अशी वस्त्रे आभूषणे पुष्पमाला चंदन इत्यादी देववून त्यांचा सन्मान करवला जेव्हा ते राज अभ्यंग स्नान करून वस्त्र आभूषणे परिधान करून तयार झाल तेव्हा भगवंतांनी त्यांना उत्तमोत्तम पदार्थांचे भोजन दवविले आणि तांबूल इत्यादी विविध प्रकारच राजोचित भोग दववि अशा प्रकारभवान श्रीकृष्णांनी त्या राजांचा बंधमुक्त करून सन्मान कला तेव्हा पावसाळा संपल्यानंतर तारे शोभावेत त्याप्रमाणे तजस्वी कुंडली घातल ति शोभू लागले नंतर श्रीकृष्णांनी त्यांना सुवर्णाने आणि रत्नांनी मढवलेल्या उत्तम घोडे झुंपलेल्या रथांमध्ये बसवून गोड शब्दांनी तृप्त करून आपापल्या देशाकडे पाठवले महात्मा श्रीकृष्णांनी अशा प्रकारे त्या राजांना मोठ्या संकटातून मुक्त केले आता ते श्रीकृष्णांचेच रूप गुण आणि लिलांचे चिंतन करीत आपापल्या राजधानीकडे गेले त्या राजांनी तिथे जाऊन आपापल्या प्रजाजनांना त्या परमप्रुषाची अद्भूत लीला ऐकवली त्यानंतर अत्यंत काळजीपूर्वक भगवंतांच्या आज्ञेनुसार ते राज्य करू लागले अशा प्रकारे श्रीकृष्णांनी भीमसेनाच्या हस्ते जरासंधाचा वध करवून भीमसेन आणि अर्जुनासह जरासंध पुत्र सहदेवाकडून सन्मानित होऊन इंद्रप्रस्ताकड प्रयाण कल इंद्रप्रस्ताजवळ पोहोचल्यावर त्या विजयीवीरांनी आपापले शंख वाजवले त्यामुळे त्यांच्या इष्टमित्रांना सुख आणि शत्रूंना अतिशय दुःख झाल तो शंख ध्वनी ऐकून इंद्रप्रस्थवासीयांची वने आनंदित झाली जरासंध मारला गेला हे त्यांना कळले युधिष्ठिराचे संकल्पही पूर्ण झाले भीमसेन अर्जुन आणि श्रीकृष्णांनी राजाला वंदन केले तसेच जरासंधाचा वध करण्यासाठी त्यांना जे जे करावे लागले ते सर्व त्यांना सांगितले श्रीकृष्णांचीही आपल्यावरील कृपा ऐकून युधिष्ठिर सदगदीत झाला त्याच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले भगवंतांचे ते प्रेम पाहून त्याच्या तोंडून शब्द फुटेना अध्याय त्र्याहत्तरावा समाप्त